पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्यापाटील प्रकरण सहा सष्टावे पुन्हा तुरुंगात छाया निरकुशगति स्वयमातपास छायान्विता शतश ए निजप्रसद्गम दुःख सुखेन पृथगेवमनु दुःखपीडानुद विधुरा तू सुख्य वृत्ती राजतरंगिणी आठ एकोणीशे तेरा मी पुन्हा नैनी तुरुंगात येऊन दाखल झालो आणि वाटले की जणू काही नव्या शिक्षेला सुरुवात होते आहे आतून बाहेर बाहेरून आत टेनिसच्या झेंडूप्रमाणे माझी अवस्था झाली होती या फेकाफेकीमुळे माझे सर्व मन हादरून गेले हे सारखे होणारे फेरबदल अंगवळणी पाणणे सोपे नव्हते नैनी येथे मला पूर्वी ठेवले होते त्याच खोलीत ठेवतील अशी माझी अपेक्षा होती बऱ्याच दिवसांच्या वास्तव्यामुळे त्या जागेचा मला परिचय झाला होता रणजित पंडित यांनी लावलेली काही फुलझाडे तिथे होती आणि कोठडीला लागून एक वरांडाही होता पण या सहा नंबरच्या बराकेत चौकशी वाचून स्थानबद्ध ठेवलेले एक गृहस्थ होते त्यांचा व माझा सहवास घडावा हे सरकारला अनिष्ट वाटत असल्यामुळे मला दुसरीकडे ठेवण्यात आले ती जागा अधिक कोंदट होती फुलाची पाकळी की हिरवा देट यापैकी तिथे काही नजरेच पडले असेल तर पण अहोरात्र मी वास्तव्य करीत होतो त्या जागेची मला खरोखरी मातंबरीच वाटली नाही कारण माझी चित्त दुसरीकडे कमलाची प्रकृती थोडीफार सुधारली होती ती फेर अटकेची बातमी ऐकल्यानंतर पुन्हा पूर्वपदावर येणार अशी दास्ती माझ्या मनाला लागून राहिली होती आणि वाटले तसेच झाले डॉक्टरचा रोजचा मला तुरुंगात कळावा अशी व्यवस्था काही दिवस ठेवण्यात आली होती पण तुरुंगात पोहोचेपर्यंत तिला त्रिस्थळी यात्रा करावी लागत असे डॉक्टरने ती पोलीस खात्याकडे कळवाव व तेथून ती तुरुंगावरील अधिकाऱ्याकडे यावं डॉक्टरने परस्पर तुरुंगात बातमी कळवणे इष्ट समजले जात नसे दोन आठवडे बातमी कशी वशी मिळत गेली आणि नंतर कमलाची प्रकृती उत्तरोत्तर अधिकच बिघडत जात असताही बातमीमुळेच कळवण्यात येईना कानावर पडणारी अनिष्ट बातमी आणि तिच्यासाठी करावी लागणारी मार्ग याच्यामुळे दिवस संपता नसे आणि दिवसापेक्षाही रात्री कंटाळवान्या होत कालाचा प्रवाह जनोकाई खिजून गेला होता आणि काळाचा ओघ यदा कदाचित वाहत तरी तो मोठ्या माराकुटीने वाहत असला पाहिजे एक एक तास माणगुटीवर ठेवलेल्या ओझासारखा फार भयंकर वाटत असे वेळ इतका कंटावा झालेला मला कधीच आठवत नाही मुंबईचे काँग्रेस अधिवेशन झाल्यावर म्हणजे सुमारे दोन महिन्यांनी माझी सुटका होईल अशी माझी कल्पना होती पण ते दोन महिनेच मला युगाप्रमाणे वासत होते तुरुंगात पुन्हा पाऊल ठेवल्यानंतर बरोबर एक महिन्याने एका पोलीस ऑफिसरने मला जरावेळ पत्नीच्या भेटीसाठी नेले व आठवड्यातून दोनदा पीठीची परवानगी देण्यात येईल असे मला सांगण्यात आले वेळही नक्की ठरली व चौथ्या दिवशी मी वाट पाहत बसलो पण मला न्याय कोणी कोणीच आली नाही पाचवा सहावा सातवा दिवसही सुनाच गेला आणि वाट पाहता पाहता मी अगदी कंटाळून गेलो तिची प्रकृती पुन्हा चिंताजनक झाल्याचे वृत्त मला समजले आणि मला वाटले आठवड्यातून दोनदा पीटीसाठी थी नेण्यात येईल असे मला सांगावे ही काय राक्षसी होता होता सप्टेंबर महिना संपला हे सप्टेंबरचे तीस दिवस म्हणजे माझ्या अनुभवातले वाईटातले वाईट दिवस होत अनेक मध्यस्थांमार्फत मला सूचना करण्यात आल्या की शिक्षेच्या उरलेल्या दिवसात राजकारणापासून अलिप्त राहील असे नुसते शब्दाने मी कळवले तरी कमलाच्या शुश्रूषेसाठी माझी सुटका करण्यात येईल त्यावेळी माझ्या डोक्यात राजकारणाच्या विचारांना फारच अवकाश होता आणि अकरा दिवसात बाहेर सरलेल्या राजकारणाचा चिखल पाहून तर मला त्याची शिशारीच बसली होती पण हमी द्यावायाची आणि माझ्या प्रतिज्ञेशी सहकार्यांशी व खुद्द स्वतःशीच बिमान व्हावच काही झाले तरी ती अट मान्य करणे अशक्य होते ही अट कबूल केली असती तर मी ज्या गोष्टी पवित्र मांडल्या त्यांच्या आणि माझ्या तात्विक जीवनाच्या मुळावरच कुराड घातल्याप्रमाणे झाले असत कमलाची प्रकृती दिवसेंदिवस क्षीण होत चालली आह मी तिच्याजवळ राहिलो तर कदाचित मृत्यूच्या पाशातून तू सिटेल मला सांगण्यात आलं तिच्या जीवनापेक्षाही माझ्या अहंकाराची आणि प्रतिष्ठेची मातब्बरी मला अधिक वाटावी काय असा प्रश्न कोणी विचारला तर माझ्या मनाला दुस्सह बेस पडला असता पण तसा प्रश्न उपस्थित झाला नाही मी अट मान्य केली तर खुद्द कमडालाच ते पसंत पडणार नाही हे मला ठाऊक होते मी अट वगैरे मान्य केली असती तर मात्र तिच्या मनाला धक्का बसला असता ऑक्टोबरच्या सुरुवातीला मला पुन्हा भेटण्यासाठी नेण्यात आले तापाने फनफन ती सुंद पडली होती मी तिजवळ बसून रहावे अशाकरता तिचे मन तळमळत होते पण मी जावयास निघालो तेव्हा मोठ्या धैर्याने स्मित करून तिने मला जरा वाकण्यासाठी खुणावले मी वाकल्यावर ती हळूच मनाली, सरकारला आश्वासन देण्याविषयी बोलणी चालता ती खरी का त्याचे काही एक करू नका अकरा दिवसांची सवण मला मिळाली तेवढ्या अवधीत आम्ही असे ठरवले होते की कमल्याला जरा हुशारी वाटू लागताच चांगल्या स्थळी हलवायचे तिला केव्हा बरे वाटेल म्हणून आम्ही वाहाट बसलो होतो पण बरे वाटण्याच्या बाजूला राहून तिची प्रकृती खालावतच चालली सहा आठवड्यानंतर तर ती फारच क्षीण झाली इतप्पन फुकट वाट पाहत न बसता आहे अशा क्षीण अवस्थेत देखील तिला हिमालयात भोवाली येथे न्याव असे ठरल भोवालीला ती उद्या जाणार म्हटल्यावर आज मला तिच्या भटीसाठी नल निरोप द्ताना मला वाटल कमला पुन्हा केव्हा बरे दृष्टीस पड्ल दृष्टीस पडल तरी का ही शवटची भेट पण त्या दिवशी चित्तवृत्ती प्रसन्न होती हे पाहून बरेच दिवसात झाला नव्हता इतका आनंद मला झाला पाऊन महिन्यानंतर नैनीहून मला आलमोऱ्याच्या जिल्हा तुरुंगात नेण्यात आले भोवाली वाटेवरच होते तेथे आम्ही काही तास थांबलो कमलाची प्रकृती बरी सुधारलेली दिसली व त्यामुळे मलाही फार आनंद झाला तिचा निरोप घेऊन मी आलमोऱ्यात जाण्याकरता निघालो तेव्हा माझे मन आनंदाने हलके फुल झाले होते वास्तविक कमलाची भेट होण्यापूर्वीच पर्वतांच्या पंक्ती पाहून माझे मन उमरले होते पर्वतराजेचे सान्निध्य पुन्हा लाभले म्हणून मी आनंदात होतो आणि त्या वळणावळणाच्या रस्त्यावरून जेव्हा आमची मोटार बर्दाव निघाली तेव्हा थंडगार प्रवात वायू आणि दृष्टीसमोर उलगडून चाललेली निसर्गशोभा यांच्यामुळे मन डोलू लागले आम्ही वरवर चाललो होतो तर दर्या खोल खोल बुडत होत्या गिरी शिकणे मेघांच्या गर्दीत लुप्त होत होती तर वनस्पतींच्या निरनिराळ्या जाती दृष्टीस पडता पडता शेवटी भुर्जाची आणि देवदाराची आरणी दिसू लागली वळण घेतले की दर्या टेकड्या व खालच्या घळीत फेसाळणारा झरा याचे नित्य नवे चित्र नजरेपुढे उभे राही त्या शोभेकडे कितीही वेळ पाहत राहिलो तरी रोह्यांचे पारणे फिटेनं एखाद्या आताशासारखे मी बघत होतो आणि आपल्या स्मृतीमंजुषेत ते सौंदर्य साठवित होतो हेतू हा की दृष्टीसमोरून ते नष्ट झाले की मनातल्या मनात ते चित्र पुन्हा निर्माण करता यावे टेकड्यांच्या उतरणीवर झोपड्यांची जर मोह लागली होती आणि त्याच्या सबोवार जीवापाड श्रम करून मिळालेल्या जागेवर ताली बांधून तयार केलेले कुणगे दिसत होते लांबून ती शेते गच्च्याप्रमाणे दिसत किंवा असे वाटे की तळवटीपासून डोंगरमाथ्यापर्यंत गेलेल्या या अवाढव्या पायऱ्यासह तुटपुंज्या लोकवस्तीला निसर्ग आणि पाच खंडी अन्न द्यावे म्हणून किती अचाट श्रम येथे खर्च पडले असतील कसे बसे पोट भागावे म्हणून लोक कसे मुंग्याप्रमाणे खपत होते नांगरलेल्या तीमुळे हो त्या टेकड्या माणसाळ्यासारख्या दिसत होत्या उजाड अथवा जंगलमय डोंगरापेक्षा त्या कितीतरी निरायाभासत दिवसाळं दृश्य फार रमणीय जसे सूर्यवर येत चालला की त्या डोंगरात जनो काही चैतन्यभरे आणि त्याच्या ठिकाणचा बरकेपणा जाऊन ते अधिकाधिक स्नेहमय व सौम्यदर्शन होत पण दिवस बुडाला म्हणजे मात्र त्याचे स्वरूप पार पालटून जाईल तिमीर पटलांची बुंथी जगतावर पसरली स्वसंरक्षणासाठी जीवनसृष्टी निवार्याच्या जागी जाऊन दडली आणि क्रूर श्वापदांचा संचार सुरू झाला की तेच पर्वत स्नेहशून्य आणि भयान दिसू लागत चंद्राच्या अथवा तारकांच्या मंद प्रकाशात या पर्वतांची दृश्य गोड भयानक आणि सामर्थ्याग्र असे दिसावयाचे तथापि असे वाटे की पिशाच योनीप्रमाणेच ते अशरीरी असावेत खोऱ्यातून वाहणाऱ्या वाऱ्याचे कन्वे ऐकू रात्रीच्या प्रहरी असले रौद्र आणि निस्नेहस्वरूप पाहिले की एकाकी प्रवाशाच्या अंगावर भीतीने काटाच उभा राहतो वारा सुद्धा आपणाला वडावीत दडावीत आहे असे वाटू लागते कधीकधी वाऱ्याचा किंवा दुसरा कसलाही आवाज जरासुद्धा होत नाही आणि त्यामुळे अशी सांद्र शब्दता पसरते की जीव दडपूनच जावा तारा यंत्राच्या तारा काय गुणगुरत नसतील तेवढ्याच तारे अधिक तेजस्वी आणि अधिक निकट आल्याप्रमाणे दिसतात पर्वतराज आपल्याकडे कठोर नजरेने पाहत असतात आणि एखाद्या प्रचंड गुडाच्या जमड्याशी आपण उभे आहोत असे वाटून अंगाचा थरकाव होतो खालच्या मैदानावर रात्र रात रा इतकी कधीच शांत नसते तिथे गुडाढोऱ्यांच्या हंबरण्याने आणि रातकिड्यांच्या खिडकीने रात्री देखील शांततेचा भंग होत असतो पण आम्ही अलमोऱ्याला चाललो होतो तेव्हा रात्र वावायला फार अवकाश होता मुक्कामाला पोहोचण्याच्या सुमारास आम्ही एक वळण घेतले इतक्या ढग फाकले जाऊन जे एक नवे दृश्य मला दिसले त्यास अशी आश्चर्य व आनंद यांनी मी थक्क होऊन गेलो गंधा आच्छादलेल्या पर्वतांच्या पलीकडे लांब अंतरावर हिमालयाची बर्फाच्छदित शिकरे लखलकत लक होती मला वाटले की युगानयुगांच्या ज्ञानाने गंभीर आणि अगम्य अशी भासणारी ती खालच्या मुलखावर पहारा करण्यासाठी जणू काही उभी राहिली आहे त्यांच्या दर्शनाबरोबर माझा मनस्ताप निवाला आणि खालच्या प्रदेशात आणि शहरात झालेली क्षुद्र कलह आणि कारस्थानी अभिलाषा आणि असति ही या नगागीराजाच्या गौरवाच्या मानाने निःस्थार आणि नगण्य आहेत असा विचार मानण्यात आला अलमोऱ्याचा छोटेखाणे तुरुंग एका डोंगराच्या कंगोऱ्यावर वसलेला होता मला राहण्यासाठी एक भडी प्रशस्त बराक देण्यात आली ती बराक म्हणजे 51 फूट लांब व 17 फूट रुंद असा प्रचंड गाळाच होता जमीन उकीर पाकीर आणि छप्पर वाळविने खिडलेले होते वरून एकसारखा भुरा पडत असे बरा किल्ला पंधरा खिडक्या आणि एक दरवाजा होता खरे म्हणजे खिडक्या व दारे असे त्यांना म्हणताच यावायचे नाही गज घातलेली ती सोळा भगदाडे होती असे म्हटले पाहिजे तेव्हा ताज्या हवेची तर तेथे नव्हती थंडी पडू लागल्यावर काही भगदाडे तरटे लावून बंद करावी लागले या प्रचंड दालनात एक क्षत्रीय अंमल असलेल्या एखाद्या राजाप्रमाणे मी राहत होतो पण मी अगदीच एकटा होतो असे मात्र म्हणता येणार नाही त्या चंद्रमाऊळी छपरात कमीत कमी चाळीस पन्नास चिमण्यांनी घरटी केली होती कधीकधी एखादा मेघ मला भेटाव्यास की खिडक्यानं वाटे त्याचे अनेक बाहू आत घुसत आणि मग ती सर्व खोली ओलसर धुक्याने भरून जाई दुपारी साडेचार वाजता माझे जेवण झाले की पाचच्या सुमारास मला बराकेत बंद करण्यात येत असे आणि सकाळी सात वाजता दरवाजा खोलला जाई दिवसा मी बराकीत अथवा शेजारच्या अंगणात ऊन खात बसावयाचा भोवतालच्या तटावरून एक दोन मैल अंतरावरच्या डोंगराचे शिखर दिसत असे डोक्यावर ढगांच्या बुट्यांचा निळ्या नभाचा विस्तीर्ण सांदवा तांडलेल्या दृष्टीस पडे हे ढग विलक्षण रुपे धारण करेल आणि त्यांच्याकडे पाहत बसण्याचा मला कधीही कंटाळ येत नसे हरतरेच्या श्वापदांचे स्वरूप ढगांना प्राप्त होत आहे अशी माझ्या मनात कल्पना येई आणि कधीकधी सारेजण एकत्र गोळा जाणे की ढगांचा अफार समुद्र स्पसरला आहे असं वाटे अथवा ते पूर्णीप्रमाणे दिसत आणि देवळदाराच्या झाडातून वारा गुंगवू लागला की दूर अंतरावरच्या वेळेवर भरतीच्या थापेचा आवाज व्हावा त्याप्रमाणे वास होई कधीकधी एखादा मेघ आमच्यावर मोहरा करून येई येताना तो चांगला भरदार आणि आटीव दिसावायचा पण जवळ आला की पिंजलेल्या कापसासारखा का फुलून त्याचे धुके होई आणि सरतेशेवटी मी त्यात लुप्त होऊन जात असे बिळासारख्या अरुंद खोलीपेक्षा हा प्रशस्त गळाच मला अधिक पसंत होता लहानशा खोलीहून अशा ठिकाणी एकटेपणा जरा जाणवतो हे खरे पण बाहेर पाऊस असला तरी मला या वराकीत हिंटा फिरता ये, हिवाळा सुरु झाल्यावर मात्र त्या जागेचा वृक्षपणा विशेष प्रकारे लक्षात येऊ लागला आणि शून्य अंशाच्या आसपास तापमानी पोहोचल्यावर मोकळ्या हवेविषयी वाटणारे प्रेमही जरासेसरले वर्षारंबी बरेचसे बर्फ पडले पाहून मला फार आनंद वाटला तुरुंगातील भकास वातावरण देखील बर्फामुळे धवलरम्य दिसू लागले तुरुंगाच्या तटापलीकडे पांढरेफेक हिमवस्त्र पांघरून उभ्या राहिलेल्या देवदारांची शोभात काय वारणावी कमलाच्या प्रकृतीत सारखे चढुतार चालले होते त्यामुळे मन अस्वस्थ होत असे अनिष्ट बातमी समजली की थोडा वेळ जीव खालीवर होई पण डोंगरी हात अंगावरून फिरला म्हणजे मनातील काहूर निवत आणि चित्ताचे सांत्वन होईल तेथील हवेमुळे मला फिरूनपूर्वीप्रमाणे गाड झोप लागू लागली झोप आपल्यावरून घुटमळू लागली की मला वाटे की झोप म्हणजे किती अजब आणि किती गूडची जोपेतून मनुष्य जागा होतोच कशाला समजा की मी कधीच जागा झालो नाही तर पण तुरुंगातून सुटण्याची मात्र माझी जबरदस्त इच्छा होती मुंबईचे काँग्रेस अधिवेशन संपले नोव्हेंबर उलटला मध्यवर्ती कायदेमंडळाच्या निवडणुकीची दांधलही शांत झाली आपण आता लवकर सुटणार अशी अर्धवट आशा म्हणाला वाटत होती पण इतक्यात खान अब्दुल गफार खान यांचे शिक्षेची व सुभाषबाबू हिंदुस्थानात थोडे दिवस आले असता लाडण्यात आलेल्या विलक्षण अटीची बातमी कानी पडली त्या अटींमध्ये समजूतदारपणा अथवा माणुसकीमुळे नव्हतीच पण असंख्य लोकांना प्रिय व मान्य असणाऱ्या सुभाषचंद्रांवर ते मृत्यूशाहीवर पडलेल्या आपल्या पित्याची भेट घेण्यासाठी लगबगीने आले असता त्या लादण्यात आल्या हे विशेष सुभाषबाबू तातडीने आले खरे पण त्यांना जरा उशिरच झाला कारण मृत्यूने आपले कार्य आधीच बजावले होते सुभाषबाबूंविषयी सरकारी वृत्ती जर या प्रकारची तर मग मी अगोदर सुटेन असा संभवच नव्हता नंतर सरकारने केलेल्या खुलाशावरून तर कसली शंका उरली नाही एक महिन्यानंतर आलमोऱ्याहून मला कमलाच्या भेटीसाठी भोवालीस नेण्यात आले तेव्हापासून साधारणतः दर तिसऱ्या आठवड्याच्या मी तिची भेट घेत असतो भारत मंत्री सर सॅम्युएल होअर यांनी वारंवार ठासून सांगितलं आहे की मला आठवड्यातून एकदा अथवा दोनदा तिची भेट मिळते महिन्यातून एक दोन वेळा असे म्हणणे अधिक रास्त झाले असते कारण अलमोऱ्याच्या गेल्या साडेतीन महिन्यांच्या वास्तव्यात मी फक्त पाच वेळा कमलाला भेटीसाठी गेलो मी हे तक्रार म्हणून सांगत नाही कारण याबाबतीत सरकारने माझ्या बाबतीत सौजन्य दाखवले असून मला अपूर्व अशी सवलती त्यांच्याकडून मिळाल्या आहेत आणि त्याबद्दल मी सरकारचा ऋणी राहीन कारण थोड्यावेळी भेटी होतात त्यासुद्धा मला फार मोलाच्या वाटतात कमलाला देखील त्या मोलाच्या वाट्यात असाव्यात भेटीच्या दिवशी डॉक्टर आपली सत्ता जरा आवर्ती घेत आणि मला कमलाशी बोलण्यासवरण्याला बराच वेळ मिळत असे या काळात आमची अंतकरणे अधिकाधिक स्नेहबद्ध होत गेली तिचा निरोप घेताना अंतकरण चिमट्याने ओढून बाहेर काढावे त्याप्रमाणे मला दुःख होईल आम्ही एकमेकांपासून दूर जावे म्हणूनच जशा काही आमच्या भेटी होत होत्या कधीकधी मन विवल करून सोडणारी अशी कल्पना मनात येईल की आमचा निरोप शेवटचा ठरावा असाही दिवस केव्हा तरी असेल औषधोपचारासाठी आई मुंबईला गेली होती तिची प्रकृती सुधारत होती पण जानेवारीत एके दिवशी सकाळी तार आली तो त्यात अगदीच अनपेक्षित असा मजकूर वाचून मनाला धक्का बसला तिला अर्धागवायूचा झटका आल्याचे समजले तिला भता यावी म्हणून मुंबईच्या तुरुंगात माझी रवानगी होईल असे वाटत होते पण तिच्या प्रकृती सुधारणा झाल्यामुळे ती गोष्ट तितक्यावरच थांबली जानेवारी महिना संपून फ्रुवारीला नुकताच प्रारंभ झाला आह आणि वातावरणात वसंताचा पदरव ऐकू येत आहा बुलबुल वगैरे पक्षी दिसू लागले असून त्यांचे संगीत कानावर पडत आह इवला ले कोम जमिनीच्या कवन्या फोडून वर डोकावत असून या विचित्र सृष्टीकडे विस्मयाने पाहत आह टेकड्यांच्या उतरणीवर रोडोड्रेन्ड्रनचे रक्तासारखे लाल गुच्छ भरलेआहे आणि पीच व प्लमच्या झाडावर नुकता कोट मोहोळ डोकावं लागला आह सरातून उघळून जाणाऱ्या मनाप्रमाणे चाललि दिवस मोजत व कमलाच्या पुढील विचार पुड� करीत मी बसलो आह आशाभंग आणि वियोग यांच्या शिशीर ऋतूनंतर जीवनाच्या प्रफुल्ल वसंताला प्रारंभ होतो असे म्हणतात ते कितपत खरे असेल असा विचार माझ्या मनात येत आहे दुःखावासून आनंदाला रुची चढत नसावी विचारातील गा नाहीसा होण्यासाठी हाल आवश्यकता असेल पण त्या देखील पराकोटीला पोचल्या म्हणजे माणसाची बुद्धिमंद होते नव्हे का तुरुंगवासामुळे अंतर्निरीक्षणाची सवय लागते माझी अनेक वर्ष तुरुंगात गेली असल्याकारणाने अधिकाधिक अंतर्मुख होणे मला भागच पडले मी जात्या अंतर्मुख नव्हतो पण दाट कॉफी अथवा अफू यांच्याप्रमाणे तुरुंगवासामुळे सुद्धा मनुष्य अंतर्मुख बनत असतो कधीकधी गंमत म्हणून अंतर्मुखता व बहिमुखता यांच्या मापनासाठी प्रोफेसर मॅक्डुगल यांनी योजलेल्या घणाची आकृती काढून माझ्या मनातल्या घडामोडीचे प्रमाण काय पडते ते मी पाहत बसतो माझ्या मनात फार झपाट्याने घडामोडी होत असतात असे मला त्या प्रयोगावरुन आढळून आले आह